स्कंध तिसरा अध्याय सत्ताविसावा नवरात्र व्रताची फलश्रुती व्यास म्हणाले हे राजा आता कुमारिकेचे लक्षण मी तुला सांगतो ते श्रवण कर अंगहीन कन्या वर्ज्य करावी त्याचप्रमाणे कुष्ठाने वा व्रणाने अंकी दुर्गंध आणि म्हणूनच हिन अशा अवयवांनी संपन्न दुष्टकुलामध्ये उत्पन्न झालेली जन्मांध बटबटीत अथवा खोल डोळे असलेली काणी कुरू शरीरावर फार केस असलेली रोगीण आणि रजोदर्शने आणि यवन चिन्हा युक्त अशा कन्या पूजेसाठी वर्ज कराव्या कृषीच जन्मलेली पिता मेल्यानंतर जारापासून उत्पन्न झालेली अविवाहित स्त्रीपासून झालेली ह्या कन्या वर्ज कराव्या ह्या कन्यांचा पूजन आधी कोणत्याही कर्मामध्ये कधीही स्वीकार करू नये रोगरहित मनोहर अवयवांनी युक्त सौंदर्य संपन्न व्रणित आणि जरापासून न झालेली जी कन्या तिचे चांगल्या रीतीने पूजन करावे ब्राह्मणी कन्या सर्व कार्या उक्त असून जया करता क्षत्रिय कन्याचे पूजन करावे आणि लाभाकरता वैश्य कन्याचे अथवा शूद्र कन्येचे पूजन करावे पण ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी ब्राह्मणीचेच पूजन करावे वैश्यांनी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ह्यापैकी कोणत्याही वर्णाच्या कन्येचे पूजन करावे आणि शूद्रांनी चारही वर्णांपैकी कोणत्याही कन्याचे पूजन करावे त्याचप्रमाणे कन्याचे नवरात्र भक्तीपूर्वक सर्वदा पूजन करावे नवरात्रातील प्रतिदिवशी पूजा करणे शक्य नसल्यास विशेषत अष्टमीला तरी पूजन अवश्य करावे पूर्वी दक्ष यज्ञाचा विध्वंस करणारी महागोर भद्रकाली कोट्यवधी योगिनींसह अष्टमीला प्रकट झाली आहे विशेषतः अष्टमीला सर्वदा पूजन करावे नाना प्रकारचे उपहार सुगंधी द्रव्ये पुष्प उट्या पायस पूजकाला मांसभक्षण निषिद्ध नसल्यास मांस ब्राह्मण भोजन आणि फलांचे आणि पुष्पांचे उपहार ह्यांच्या योगाने जगदंबेला संतुष्ट करावे नवरात्र व्रतामध्ये उपोषण करण्यास जे समर्थ असतील त्यांनी तीन दिवस उपोषण केली असता ती त्यांना वर निर्दिष्ट केलेले फल देतात असे म्हटले आहे सप्तमी अष्टमी आणि नवमी मिळून तीन दिवस उपोषण करून पूजन केले असता सर्व फल प्राप्त होते देवताराधन होम कुमारीपूजन आणि ब्राह्मण भोजन ह्यांच्या योगाने ते व्रत पूर्ण होते असे सांगितले आहे इतर जी काही नाना प्रकारची व्रते आणि दाने ह्या भूतलावर आहेत ती या नवरात्र व्रताची बरोबरी करणारी नाही हे नवरात्र व्रत सर्वदा धनधान्यप्रद सुख आणि संतान यांची वृद्धी करणारे आणि आयुष्य आरोग्य स्वर्ग आणि मोक्ष देणारे आहे जो पुरुष विद्यार्थी धनार्थी अथवा पुत्रार्थी असेल त्याने हे सौभाग्यदायक आणि मंगलप्रद शुभव्रत यथाविधी करावे हे व्रत केले असता विद्यार्थी पुरुषाला कोणतीही विद्या प्राप्त होते राज्यापासून भ्रष्ट झालेल्या राजाला सर्व प्रकारे राज्य प्राप्त होते खरोखर पूर्वजन्मी ज्यांच्या हातून हे उत्कृष्ट व्रत झालेले नसेल तेच व्याधीग्रस्त दरिद्री आणि निपुत्रिक होतात जी स्त्री वंध्या विधवा अथवा दरिद्री असेल तिने पूर्वजन्मी हे व्रत केलेले नाही असे अनुमान करावे हे वर सांगितलेले नवरात्र व्रत ज्याच्या हातून भूतलावर घडले नाही तो वैभव प्राप्त होऊन स्वर्गामध्ये आनंदाने कसा राहणार रक्तचंदन युक्त आणि कोमल अशा बिल्व पत्रांच्या संकट नाश करणारी सिद्धी देणारी आणि जगतामध्ये श्रेष्ठ अशा अक्षय देवीचे ज्याच्या हातून आराधन झालेले नसेल तो मानव खरोखर या भूतलावर दुःखग्रस्त शत्रुयुक्त आणि दरिद्री होतो ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्र अग्नि कुबेर वरुण आणि सूर्य हे सर्व मनोरथ परिपूर्ण झाल्यामुळे आनंदीत होऊन जिचे ध्यान करीत असतात त्या चंडिकेला मनुष्यानी का बरे भजू नये स्वाहारूप आणि स्वधारूप मंत्रांच्या प्रभावामुळे अनुक्रमे देव पितळ तृप्त होत असतात आणि म्हणूनच देवीचे स्वहा स्वधा रूप नामयुक्त मु सर्व यज्ञांमध्ये मंत्रांचे प्रजाधिव हे प्राप्त झाला असता जिच्या इच्छेने ह्या विश्वाचे भस्म करतो त्या कल्याणदायक देवीला मनुष्य का बरे भजणार नाही सर्व भुवनामध्ये देव मानव पक्षी भुजंग गंधर्व राक्षस पिशाच आणि वृक्ष यापैकी एकही तिच्या शिवाय खरोखर हालचाल करण्यास समर्थ नाही चंडीची सेवा कोण बरे करणार नाही मोक्ष यांची इच्छा करणारा कोण बरे तिचे व्रत करणार नाही महापातकी पुरुषाने नवरात्र व्रत केल्यास तोही सर्व पातकांपासून मुक्त होतो यात संशय नाही हे नृप्रेष्ठ पूर्वी कोसल या एक दुखी होता पुष्कळ सायंकाळी एका वेळीच त्याच्या बालकांना काहीतरी भक्ष प्राप्त होत असे दुसऱ्याचे कार्य करणारा हा भुभुक्षित वाणीही सायंकाळी एकदाच भोजन करीत असे आणि अतिशय शांत राहून कुटुंब पोषण करीत असे सर्वदा धर्मनिष्ठ शांत सदाचार संपन्न सत्यवचने क्रोधहीन धैर्यवान मदरहित आणि निर्मत्सर राहून तो वाणी देव पितर आणि अतिथी यांचे नित्यपूजन करीत असे आणि पोष्यवर्ग भोजन करू लागला म्हणजे मग स्वतः भोजन करीत असे अशा रीतीने त्याच्या आयुष्याचे दिवस जाऊ लागले नावाने आणि गुणांनीही सुशील असलेला तो वाणी दारिद्र्याने गांजूल केल्यामुळे अतिशय बुभुक्षित होऊन एके दिवशी एका शांत ब्राह्मणाला विचार कारण विचारू लागला सुशील म्हणाला हे महाविचारी विप्रा माझ्या दारिद्र्याचा नाश निश्चयाने कसा होईल हे आपण मला आज कृपा करून सांगा हे मान्य मुने मी धनी कसा कसावे अशी धनेच्छा मला मुळीच नाही परंतु हे द्विजोत्तमा केवळ कुटुंब पोषणाकरता मी आपणाला हा प्रश्न करीत आहे मुलगी आणि माझा लहान मुलगा खानेकर अतिशय रड़ो पाला एक मुठभर अन्न देना तो तित नया कारणा ने आज मीला हकलुन लवले तो बालक रड़त रड़ घर को मना अतिशय दुख होता है अहो द्रव्या वी करूँ तरीका कन्याचार विवाह कर्तव्य आहे। परन्तु वित्त नहीं हाला करूँ दहा वर्षापेक्षा तिचे वय अधिक झाल्यास तिच्या ही काल पूर्णपणे निघून जाणार त्या का वर्षे हाच कन्याविवाह कालाचा परमावधी समजला जात होता यामुळे हे विप्रश्रेष्ठा मला फार दुःख होत आहे हे दयानिधे आपण सर्वज्ञ आहात म्हणून मला काही तप दान व्रत अथवा मंत्रजप कथन करा म्हणजे हे द्विजा मी पोष्यवर्गाचे पोषण करण्यास योग्य होईन त्यांच्या पोषणापुरते मला धान्य मिळाले म्हणजे झाले खरोखर मला अधिक धनाची इच्छा नाही आपल्या प्रसादा कुटुंब येथे अशी काहीतरी व्यवस्थापूर्वक सांगा व्यास म्हणाले हे नृप्रेष्ठा ह्याप्रमाणे त्याने विचारले असता निर्मल आचरणाने युक्त असलेला तो ब्राह्मण अतिशय संतुष्ट झाला तो त्या वैश्याला म्हणाला हे श्रेष्ठ वैश्या तू आज शुभ नवरात्र व्रत कर भगवतीचे पूजन हवन भोजन वेदपराय जग होम वगैरेवर यापेक्षा दुसरे कोणतेही श्रेष्ठ व्रत नाही हे वैश्या हे नवरात्र व्रत पावन सुखप्रत ज्ञान आणि मोक्ष देणारे धन आणि संतान यांची वृद्धी करणारे आणि शत्रूंचा खरोखर सर्वता नाश करणारे असे आहे राज्यभ्रमश होऊन सीतेचाही वियोग झाल्यामुळे दुःखाकुल झालेल्या रामाने किशकिंदेमध्ये हे व्रत केले होते सीता विरहरूप अग्निने संतप्त झाला असूनही रामाने नवरात्र व्रताच्या योगाने देवीचे यथाविधी पूजन केले त्यामुळे महासागरात सेतू बांधून आणि महाबलाढ्य रावण कुंभकर्ण आणि मेघनाद ह्यांचा वध करून त्याने सीता प्राप्त करून घेतली विभीषणाला लंकेचे राज्य देऊन अयोध्ये मध्ये दे परत आल्यावर निष्कंटक राज्य ही त्या रामाला प्राप्त झाले तेव्हा हे श्रेष्ठ वैश्या या नवरात्र व्रताच्या प्रभावाने महा तेजस्वी राजालावरील सर्व सुखे प्राप्त झाली व्यास म्हणाले हे राजा ब्राह्मणाचे भाषण श्रवण केल्यावर त्या वैश्याने त्या द्विजाला गुरु केले मायाबीजसंज्ञ उत्कृष्ट भुवनेश्वरी मंत्रि त्याने त्याच्यापासून स्वीकारला नऊ दिवसपर्यंत तत्पर राहून त्याने परमभक्तीने त्या मंत्राचा जप केला आणि नाना प्रकारच्या उपहारांनी त्याने, त्याने त्या भगवतीचे आदरपूर्वक पूजन केले ह्याप्रमाणे नऊ वर्षपर्यंत तो त्या मायाबीजसंज्ञक मंत्राचा एकसारखा जप करीत राहिला असता नवव्या वर्षाच्या शेवटी महाष्टमीचे दिवशी महेश्वरीने मध्यरात्रीचा समय झाला असता त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आणि नाना प्रकारचे वर देऊन त्याला कृतार्थ केले अध्याय सत्ताविसावा समाप्त